श्लोक तेराव तृ प्रतमे पांडव देव पितर मनुष्य इत्यादी अनेक भिन्न रूपाने विभाग पावलेले हे सर्वजक त्या त्यावेळी देवादि देवाच्या त्या शरीरामध्ये एका बाजूला एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले आणि ती ए विश्वरूपी एकडे जग घे आपुले नि पवाडे, जैसे मोहोदधी माजी बुडबुडे सिनाने दिसती आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्वजग जग आपल्या विस्तारासह आहे ज्याप्रमाणे महासागरामध्ये बुडबुडे अलग अलग दिसतात का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपिली बांधे घर नाना मेरूवरी सपूर परमाणू बैसले अथवा आकाशामध्ये गंधर्व नगर म्हणजे ढगांच्या आकारांवर कल्पनेले शहर भसावे किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत विश्वा घवेची तया परी तया देव चक्रवर्ती ची शरीरी अर्जुन ती देखता जा त्याप्रमाणे सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये म्हणजे विश्वरूपामध्ये त्यावेळी ला अर्जुनाने पाहिले तेथ एक विश्व एक आपण ऐसे अळुमाळ होते जे दुजे पण तेही आटोनी गेले अंथकरण विराले सहसा तेथे त्यावेळी आपण विश्वाला पाहणारा एक निराळा वो विश्व म्हणजे पाहण्याचा विषय एक निराळे असे जे थोडेसे द्रष्टा व दृश्य असे होते तेही नाहीसे झाले व अंतःकरण एकदम त्या श्लोक चौदावा तस विस्मय अविष्ट मानंजय प्रणम्य शिरसादैव कृतांजली तेव्हा तो आश्चर्य व रोमांचयुक्त झालेला अर्जुन आपल्या मस्तकांनी देवाला वंदन करून हात जोडून म्हणाला अंतक्कर्मात ब्रह्मानंद जागृत झाला त्यामुळे बाहेर इंद्रिय ढिली पडली आणि मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभी राहिले वर्षीय प्रथम दशे बोहळलया शैलाचे सर्वांग जैसे विरुडे कोमलांकुरी तैसे रोमांच आले पावसाळ्याच्या आरंभी पर्वताच्या अंगावरून पाणी वाहून गेल्यावर त्या पर्वताच्या सर्व अंगावर जसे कोवळे गवताचे अंकुर उत्पन्न होतात तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावर रोमांच आले शिवतला चंद्र करी सोमकांतू द्रावोधरी तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटलिया चंद्रकिरणा स्पर्श केलेला चंद्रकांत मणी जसा पाझरतो म्हणजे त्यावर पाण्याचे बिंदू येतात त्याप्रमाणे त्याच्या म्हणजे अर्जुनाच्या सर्व अंगावर घामाचे बिंदू दाट आले माझी सापडलेली अलिकुळे जळावरी कमळ कळीका जेवी आंधोळे तेवी आतुलिया सुखोर निबळे बाहेरी कापे कमळाच्या कळीमध्ये भुंग्यांचा समुदाय सापडल्यामुळे ती कळी जशी पाण्यावर पाण्यावरून तिकडे आदळते त्याप्रमाणे उकलता कापुराचे पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रो निपडती कापुराच्या विपुलतेने कापूर केळीच्या गाभ्याची सोपटे उकलून त्यातून जसे एका मगून एक असे कापराचे कण गळत त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यामधून आनंद होती ब्रह्मानंदाची जीवा राणी वफावली त्याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकात चढावट लागली होती त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले उदयने सुधा करे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे भरलेल्या समुद्रास चंद्रोदयाने जशा भरत्यांवर भरत्या, भरत्या येतात त्याप्रमाणे आनंदाच्या लहरींच्या वेगाने त्याचे अंतकरण वेळोवेळी उचंबळत होते तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू देठी मग उसवणी किरीटी पाहिले तसे त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने श्री कृष्णाने द्वैताचा अर्जुनाने दीर्घ श्वासोच्वास सोडून श्री कृष्णाकडे पाहिले तेथ बैठला होता जी असे आजी कडे मस्तक खालविला देवा जोडून कर संपुट बरवा बोल तू असे आपण म्हणजे अर्जुन ज्या बाजूकडे तोंड करून बसला होता त्याच बाजूला अर्जुनाने आपले मस्तक लवून देवास नमस्कार केला व आपले दोन्ही हात जोडून चांगल्या रीतीने बोलायला लागला श्लोक पंधरा अर्जुन वाच पश्या देव देशे संघन ब्रह्मांड मी शंक मला सनस्थम हे देवा, ऋषी सर्व ऋषी आणि दिव्य नाग मी पाहत आहे म्हणे जय जयाजी स्वामी नवलकृपा केली तुम्ही जेहे विश्वरूप कि आम्ही प्राकृत देखो अर्जुन म्हणाला हे प्रभो तुमचा जय जयकार असो आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पाहण्यासो तुम्ही अद्भुतच कृपा केली सीजो सृष्टी सी तू आश्रय पण महाराज आपण खरोखर चांगले केले तू ह्या सर्व सृष्टीला आश्रय आहेस असे पाहिले आणि सहजच मला समाधान वाटले देवा मंदराचे निपदांची दांगे तैसीए तुझ्या देही अने गुवने मंदर पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठीक ठिकाणी हिंस्र पशुंची अरणी असतात त्याप्रमाणे या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहत अहो आकाशाची ए खोळे दिसती ग्रहगणांची कुळे का महावृक्षी अभिसाळे पक्षी जातीची महाराज आकाशाच्या खोळेत ग्रह समुदायांचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्षांची घरटी असावीत श्रीहरी तुझ्या विश्वात्मकी स्वर्गुदेखत से अवधारी सुरगणे हे श्रीहरी त्याप्रमाणे तुझ्या या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी देव समुदायासह मला स्वर्ग दिसत आहे प्रभू महाभूतांचे पंचक येथ देखत आहे अनेक आणि भूत ग्राम एकेक एक भूतसृष्टीचे महाराज आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंच महाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पाहत आहे आणि एकेक एक भूतसृष्टीतील प्राणी समुदाय ही मी पाहत आहे जी सत्य लोक उत जमाजी आहे देखिला चतुरा नुहानो आणि येरी कडे जवप तैलासू ही दिसे महाराज सत्य लोक तुमच्या विश्वरूपात आहे हा पाहिला हा ब्रह्मदेव नव्हे का आणि दुसरीकडे पाहतो तो कैलास ही दिसतो श्री महादेव भवानी येशी तुझा दिसत तसे एके अंशी आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माजी देखे पार्वती पार्वतीसह श्री शंकर तुझ्या एका भागात दिसत आहे आणि हे श्री कृष्ण तुला देखील तुझ्या या विश्वरूपामध्ये पाहत आहे पै कश्यपादि स्वरूपी सकाळे देखत असे पातळे पन्नगेशी कश्यपादी ऋषींचे समुदय हे सर्व तुझ्या स्वरूपात दृष्टीच पडतात त्याचप्रमाणे सर्पासह सातही पातळे तुझ्या स्वरूपात दृष्टीच पडत आहेत किंब ना त्रैलोक्य पती तुझी अवयवाची तुझ्या, एक अवय तुझ्या शरीरावरील एक एक भाग हीच कोणी भिंत तीवर हे चौदा लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट झालेले आहेत असे वाटते आणि तेथिचे जे जे लोक ते चित्र रचना जी अनेक ऐसे देखत असे अलौकिक गांभीर्य तुझे आणि त्या लोकातील जे जे प्राणी तीच वेगवेगळी चितारलेली चित्र याप्रमाणे तुझी अलौकिक गांभीरता दृष्टीस पडत आहे श्लोक सोळावा अनेक बाहू दर वक्त्र नेत्रम पश्या मी त्वाम सर्वतो नाम न पुनस्तवादी विश्वेश्वर विश्वरूप मी तुला अनेक हात उदरे मुखे व नला पाहत आहे व सर्वत्र अंतरहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पाहत आहे हे विश्वेश्वर तुझा आरंभ मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही त्या दिव्या चुंचे नि पैसे चहू कडे जव पाहत असे तव तो तोरदंडी जैसे आकाश कोव्य दृष्टीच्या बलाने मी जो चहू कडे पाहत आहे तो बळकट भुजनच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झालेली दिसते तैसे एकची निरंतर देवा देख तुझे तुझे कर करीत आघावेची व्यापार एकी त्याप्रमाणे देवा एकटे तुसे हातच एका सर्व व्यापार निरंतर करीत आहेत असे मी पाहतो मग महाशुन्याचे भांडारे तैसी दे तुझी मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारीच उघडावीत तशी अमर्याद अशी तुझी पोटी पाहतो जी सहस्र देखिले होता एकी की मोडोनी आले महाराज अपने वे कोटी पेक्षा ही अधिक वेला अथवा पर ब्रह्मी फाट भर आजी जेऊती तुझी देखत असे विश्वमूर्ती आणि तयाची परि नेत्र पंक्ती अनेका संघ त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा मी जिकडे तिकडे तुझी तोंडी पाहत आहे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक पंक्तींच्या पंक्ती जिकडे तिकडे पाहत आहे हे असो स्वर्ग पाताळ कि भूमी दिशा अंतराळ हे विवक्षा ठेवली सकळ मूर्तीमय देखत असे हे असा स्वर्ग हे पातळ किंवा ही पृथ्वी व ह्या दिशा व हे आकाश असे बोलण्याची सोय राही सर्व हि विश्वरूपाने भरलेले मी कोडे, पाहत आहे तुझी एखादी अवकाशू पाहत असे परी न सापडे ऐसे व्यापिले तुवा तुझ्या शिवाय एखाद्या कडे परमाणू एवढी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधित आहे पण सापडत नाही असे तू सर्व कोंदला देखत असे या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी महाभूते साठवली होती तितकाही विस्तार तुझ अनंत त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेल्या मी पाहत आहे ऐसा हुनी तू आलासी बैसला ठिकाणाहून आलास तू येथे बसलेला आहेस कि उभा आहेस आणि तू कोणत्या आईच्या पोटी होतस तु तु ना तुझी तु तु आकृती तरी केवढी आहे तुझे रूप वय कैसे तुझ पहिली कडे काय असे तू तु तुझे रूप कसे है किती, तुझा पली कह तू कहू लग तव देखी आगवे जी, तरी आता तुझ देवा ठाव तु ची तू कवना नवेसी ऐसा ची अना तेव्हा महाराज हे सर्वच विचार करून पाहिले तर आता देवा तुझे ठिकाण तूच आहेस तू, तू कोणाचं नाहीस तर तू अनादि व स्वत सिद्ध असाच आहेस तू उभा ना बैठा तुझ तळी वरी वैकुंठा तुची आहासी तू उभा नाहीस अथवा बसलेला नाही तू मोठा म्हणजे उंच नाहीस अथवा ठेंगणा नाहीस देवा तुझ्या खाली आणि तुझ्या तूच आहेस तू रूपे आपण याची ऐसा देवा तुझी तुची वयसा पाठी पोट परेश तुझे तूगा। तू तु गू रूपाने आपल्या सारखाच आहेस देवा तुझे वय तूच आहेस व हे मायेचे मालका तुझी पाठ व पोट तूच आहेस बहुना आता तुझ तुची आघव अनंता हे पुढत पुढती पाहता देखिले मी अथवा फार काय सांगावी हे असे देख तू वार वार विचार मला तुझी एक जे आधी मध्य अंतु तिन्ही नाही परंतु या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पाहत आहे तो हा कि अमुक ठिकाणी तुझा आरंभ झाला वो अमुख ठिकाणी तुझा मध्य आहे व अमुक ठिकाणी तुझा शेवट आहे असे पाहू लागले असता ते तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत ए रिवसिले परिसो त्रिशुद्धी हे नाही तिन्ही खरे म्हटले तर तुझ्या विश्वरूपी मी हे आधी मध्य अंत सर्व ठिकाणी शोधले पण त्यांचा कोठेच पत्ता लागत नाही म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिने निश्चय करू नाहीत एवमेश्वर हे आरंभ मध्य व शेवट नसलेल्या अमर्यादा त्रैलोक्य नायका विश्वरूपा मी या प्रमाणे तुला खरोखरच पाहिले तुझ महामूर्तीच्या अंगी उमटली पृथक मूर्ती अनेगी लेसी बाणे परीची तुझ्या शरीरावर उमटल्या आहेत म्हणून नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तू धारण केली आहेस असे वाटते नाना पृथक मूर्ती तियांद्रुमवेली तुझ्या स्वरूप महाचडी दिव्या लंकार फुली फळी अथवा दिव्य अलंकार रूप फळा फुलाने अगदी दाट भरून आलेल्या अशा या अनेक प्रकारच्या मूर्ती रूप वृक्ष तुझ्या या विश्वरूप महा पर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत हो काजे जे मोहोदधी तू देवा जावा की तू वृक्ष एक बरवा मूर्ती फळी फळलासी अथवा हे परमेश्वरा तुझ्या स्वरूपावर दिसणाऱ्या मूर्ती रुपी लाटाने उचलणारा असा तू मोठा समुद्र आहेस किंवा तो एक चांगला पड़ा जी जैसे नक्षत्री गगन गुढले तैसे मूर्तीमय भरले तुझे देखतसे रूप महाराज प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे किंवा आकार जसे नक्षत्राने व्यापलेले आहे त्याप्रमाणे तुझे स्वरूप मूर्तीनी भरलेले आहे असे मी पाहतो एवढी आही तुझ्या अंगी मूर्ती कि रोमा महाराज एका एका मूर्तीच्या अंग प्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे व लयाला जात आहे अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझे म्हणजे विश्वरूपाच्या शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत आए। ऐसा पडू मांडू निश्वाचा असा विश्वाचा पसारा मांडून येथे तू, ये तू कोण तू कसा असा विचार करून पाहिले तर आमचा जो सारथी तोच तू आहेस तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा भक्तानुग्रे तया मुधी तर श्री कृष्णा तर मला असे वाटते तर तू नेहमी असाच व्यापक स्वरूपाने भक्तावर कृपा करण्याकरता तू सगुणा अवतार धारण करतोस कैसे चहू पूजांचे सावळे पाहता ओलावती मनडोळे खेव देऊ जाईजे परी आकळे दोहीची बाही तुझे श्याम सुंदर चतुर्भुज रूप कसे आहे कि ज्याला पाहिले असता मन व डोळे शांत होतात व आलिंगन द्यावायस लागले तर दोन्ही हातांमध्ये कवटळली जाते ऐसी मूर्ती कोडी सवाणी कृपा कुरुनी होसी विश्वरूप कि आमुची याची दिले जे सामान्यत्वे देखती हे विश्वरूपा देवा तुम्ही भक्तांवर कृपा करून असे सुंदर रूप बनत परंतु आमच्याच दृष्टी मलिन आहेत म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीलाक्षु केला म्हणून तुझा तर आता तो दृष्टीचा दोष दूर झाला कारण तू लिहिले ते मला ज्ञान बनवलीस आणि म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे तसा मी पाहू शकलो तरी मकरतुंडा तो मकरतुंड मागील परंतु मकरतुंडाच्या माकल्या बाजूला जो तू बसलेला होतास तोच तू एवढे विश्वरूप बनला आहेस हे है मी पक्के जाणले श्लोक सतरावा किरीटिनम ग्री तेजो राशीदर्शन चक्र धारण करणारा तेजाचा राशी सर्वत्र प्रभा युक्त ज्याच्याकडे सारखे पाहणी देखील अशक्य आहे असा दीप्तिमान अग्नी व सूर्य यांच्या प्रभे सारखी ज्याची प्रभा समंतात भागी सर्व ठिकाणी पसरलेली आहे असा व अमर्याद असा तुला मी पाहत आहे न हे तो चिहा शिरी मुकटले थोरी नवलकी बहुवे हे श्री कृष्णा तोच हा मुकुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस नाही का परंतु त्याचे आताचे तेज आणि मोठेपणा हे काही मोठे विलक्षण आहे ते वरली ये आयती सावरित असली विश्वमूर्ती ते हे विश्वमूर्ती देवा तेच हे चक्र वरच्या हातात फिरवण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आईस ती खून नाहीशी झाली नाही येरी कडे ते नो हे गदा आणि तडीची या दोन्ही भुजा निरायुधा वाघोरे सावरा गोविंदा संसारिली या आणि दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नवी आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्र वाचून असून तेही श्रीकृष्ण घोड्याचे लगाम आवरून करता, सरसावलेले नाहीत का आणि विश्वरूपा विश्वेश म्हणून जाणे आणि त्याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर परमेश्वरा तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो परी काय से बाहेोज विस्मयो करा वयाही पडू नाही हो जात आहे परंतु हे नवल कसले आहे मला आश्चर्य करावायलाही अवकाश नाही आणि या आश्चर्याने माझे चित्त गोंधळून जात आहे हे ऐथ आयेथ नाही ऐसे श्वसो हि नये काही नवल अंग प्रभेची नवाई कैसी कौंदि सं हे विश्वरूप यथे आहे कि नाही अशा विचाराने नुसता श्वास घेता येत नाही काय अंग प्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे किती कशी एक सारखी दाट भरलेली आहे सूर्य खाद्यो तू तैसे हारपत ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे य येथे म्हणजे विश्वरूपाच्या तेजात दृष्टी करपून जाते व सूर्य काजव्यासारखे या तेजात मावळून जातात असे या तेजाचे तीव्र पण अद्भुत आहे सृष्टी आघावी कि युगांत बिजूच्या पालवी झाकले गगना जणुका या महा तेजाच्या महा समुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे अथवा आकाश तर प्रलय कालच्या विजेचे पदराने झाकून गेले आहे नातरी तरी संहार तेजाची तोडोनी माचू बांधला दिव्य ज्ञानाचाही डोळा पाहवे ना अथवा प्रलयकालच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधला आहे आता असे हे विश्वरूपाचे देज दिव्य दृष्टीनेही पाहवत नाही उजाळू अधिकाधिक बहु धड़ाडीता धडाडी अतिदासु। पडत दिव्य चुंशी ही त्रासू न्या आणि म्हणून ते पाहणार्यास दिव्य चुलाही त्रास पडतो आहे हो का जे महाप्रळयी चा भडाडू होता काळ अग्निरुद्राच्या ठाई गुढू तो तृतीय नयनाचा मढू कुटला जायसा अथवा महाप्रलय कालच्या अग्निचा भडभडाट जो कालाग्नि नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्राची म्हणजे अग्निची कळी उमलावी त्याप्रमाणे पसरला आहे तैसे पसरलेनी प्रकाशे सैंध पाचवनी यश वळसे पडता ब्रम्ह कठाह कोळीसे त्याप्रमाणे त्या, त्या पसरलेल्या प्रकाशामुळे पाच अग्नींच्या वेळे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत आणि कांतीसी पारुजी तुझी अशा प्रकारच्या अपूर्व तेजाची जणू काय असे तुझे आश्चर्यकारक रूप माझ्या जन्मात आजच मी पाहिले महाराज आपल्या तेजाला व व्यक्तीला सीमावाय धर्म गोप्ता सनातन स्तम पुरुषो मतो मे वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस आणि अवय शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा आणि सनातन असा पुरुष तू आहेस असे मला वाटते पर आपण परब्रम्ह आहात आपण ओंकाराच्या साडेतीन मात्रांच्या पलीकडे आहात व आपले ठिकाण वेद शोधित आहे जे आकारा जे आयतन जे विश्व निक्षे पैक निधान ते अव्य जे आकार अविनाश्राचे घर जे विश्वरूपी ठेवेची एकच खान असे जे अविकार गहन व अविनाश ते महाराज आपण आहात तू धर्माचा वोलावा अनादी सिद्ध तू नीच नवा जाणे मी सदतीसावा पुरुष विशेष तू तू धर्माचा जिव्हाळा आहेस तू मूर्तात सिद्ध आहेस व नित्य नवा आहेस व तू छत्तीस तत्वाहून निराळा असा सदतीसा एक अलौकिक पुरुष आहेस असे मी जाणतो श्लोक एकोणीसावा अनादि मध्यांतहुंशिसूर्य नेत्रम पशामिता हुताश वक्त्रम स्वतेज साश्वमिदम तपंतम जला आदि नाही मध्य नाही व अंत नाही ज्याच्या पराक्रमाला अंत नाही ज्याचे बाहू अनंत आहेत चंद्र सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत दिन अग्नि ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जाणू काय जाळून टाकीत आहे असा तुला मी पाहत तु आहे तू आधी मध्यांत रे तू स्वसामर्थे तू अनंतु विश्व बाहू अपरिमित विश्व तू तू आदि मध्य व अंतरहित सर्व पे असंख्य हाथ व पे तुझे हाथ व पास मरिया नहीं पाय चंद्र चंड डोला दावीतासी को एक तमाचा डोला एक सी कृपा दृष्टि आणि चंद्र व सूर्य या तुझ्या डोळ्यानी तू कोपाचा व कृपेच्या लीला दाखवत आहेस व तू कोणावर कृपादृष्टीने सांभाळ करतो मी देखतसे हे निरुते पेटले प्रळय उजीते ते वक्त्र हे तुझे देवा मी या प्रमाणे तुझे स्वरूप खरोखर पाहत आहे पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे तेज जसे असावे तसे तुझे मुख आहे वणवेनी पेटले पर्वत कवळून ज्वाळांचे उभड उठत तैसी चाणव्याने चोहो कडून पर्वत पेटला म्हणजे जसा ज्वालांचा भडका उठतो त्याप्रमाणे दात व दाढा चाटीत असलेली जीव लोळत आहे इये वदनी चिया उभा आणि जी स्वर्गंग कांतीची या प्रभा विश्वपात या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळले आहे श्लोक विसावा द्याव्या पृथ्वी व्योरिदम हि व्याप्तमत्व केश सर्व दृष्टुतम रूप उग्रम तवेदम लोक त्र्यमधील तू एकट्याने व्यापले आहेस हे विश्वरूप हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुल झाले आहे काजे भूर लोक पाताळ पृथ्वी हन अंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा किंवा जे भूलोक पाताळ पृथ्वी अंतरिक्ष अथवा दहा दिशा व सर्व क्षितिज ते आघेची तू वागना हि सकट भयानके आपलं विजय जेवी वर सांगितलेले हे सर्व तू एकट्याने भरलेले आहेस हे मी कौतुकाने पाहत आहे परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाशा सर्व जग बुडवावे तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने कल्लोळी जाहली चौदाही भुवनांशी कडियाळी तैसे आश्चर्याची मग मी अकळी काय अथवा ज्या अद्भुत रसाच्या लाटाने चौदाही भुवनांना वेडा पडावा त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्य कारक गोष्ट आहे मग मी कशा कशाचे आकलन करावे हे जग तुझ्या विश्वरूपाची व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही व तुझ्या रूपाची प्रखरता सहन होत नाही यामुळे सुख तर दूरच राहिले परंतु जग हे आपली प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे देवा दे झळंबते तिन्ही भुवने देवा तुला पाहून भयाची भरती कशी आली ते कळत नाही प्रस्तुत दुखांच्या लाटात तिन्ही लोक गटांगळे खात आहेत ए रवी तुझ महात्म्याचे देखणे तरी भय परिहे ते योग का व्हावा परंतु हे विश्वरूपाचे दर्शन सुखकारक ज्या कारणामुळे होत नाही ते कारण मला आता कळून आले जव तुझे रूप नो हे दिठे तव जगासी सांसारिक गोमटे आता देखिलासी तरी विषय विटे उपनला जो पर्यंत तुझे रूप दृष्टी पडली नाही तो पर्यंत जगास विषय सुख चांगले वाटते आता ज्या अर्थी तुझे स्वरूपाचे दर्शन झाले त्या अर्थी विषयांचा विट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झाला आहे देवीची तू ते देखील काही सहसा तुझ देवो येईल मिठी आणि नेदी तरी संकट राहू केलिंग का बरे आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे म्हणून मागासरो त संसारू आडवीत ये तसे अनिवारू आणि पुढा तू तनावरु न येसी घेव म्हणून तुला मिठी न देता मागे सरावे तर अनिवार असा हा जन्म मरण रूप संसार मागे सरण्याला आडवा येतो आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्या कारणाने आकारता येत नाही ऐसा माझा रिली साकडा बापुड्या त्रैलोक्याचा होतडा हात ध्वनीजी पुढा चोजवला याप्रमाणे मध्येच असलेल्या संकटात सापडलेल्या बिचारात त्रैलोक्याचा होरपळा होत आहे असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे जैसा आरम बळला आगी समुद्र ये निवाया लागे तल्लोळ पाणी तर जसा अग्निने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्रा जवळ येतो त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटाने जसा तो अधिकच भीतो तैसे या जगाशी जा तू ते देखोने तळमळीत ठेले या माझी पैल भले या जगाची तशे स्थिती झाली आहे तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञान संपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत